वृद्ध ब्राह्मणाचा वेष घेऊन राजाकडे जात असता वाटेत त्याची आणि कश्यपाची भेट झाली तक्षकाने वेगाने, चा तक्षका वेगाने चाललेल्या कश्यपाला विचारले आपण कोणीकडे आणि कशासाठी जात आहात मी शाप झालेल्या नृपश्रेष्ठ परीक्षिताकडे जात आहे तक्षकाने त्याला दग्ध केल्यावर मी निश्चितपणे माझ्या मंत्रसा करणार आहे कश्यप म्हणाला हे ब्राह्मणा तू असक्षप म्हणाला हे सर्वश्रेष्ठ तू विषाने राजाला दग्ध, दग्ध केलेस तरी मी निश्चित त्याला पुनरपी जीवन देईन कश्यप उत्तरला असे आहे तर दाखव तुझे मंत्रसामर्थ्य तू नृप्रेष्ठाला जिवंत कसा करणार मी आता या वटवृक्षाला माझ्या विषारी दाढाने भस्म करून टाकतो भुजंग म्हणाला कश्यप म्हणाला तू दग्ध केलेल्याला अथवा दंश केलेल्याला मी निश्चित जिवंत करीन तक्षकाने वृक्षाला दंश करून भस्म केले हे द्विजा कर या वृक्षाला सजीव तक्षक कश्यपाला म्हणाला विषाग्ने भस्म झालेल्या वृक्षाचे सर्व भस्म एकत्र करून कश्यप म्हणाला पहा माझे मंत्र सामर्थ्य तुझ्या समक्ष हा वृक्ष मी जिवंत करीन कश्यपाने उदक मंत्र म्हणून राजाकडे जाण्याचे श्रम का घेत आहात आपला उद्देश मला सांगा मी आपली इच्छा पूर्ण करेन कश्यप म्हणाला हे सर्वश्रेष्ठा केवळ द्रव्याची इच्छा धरून मी राजाकडे जात आहे शापभ्रष्ट राजावर विद्याच्या बळाने उपकार करण्यासाठी मी जात आहे तक्षक म्हणाला जेवढे हवे ते माझी पूर्ण होईल हे ऐकून महापंडित कश्य हे धन घेऊन घरी घरा जरी घराकडे परत गेलो तरी लोभिष्ट म्हणून जगात माझी अपकिर्ती होणार पण नृपश्रेष्ठात जिवंत केल्यास माझी चिरकिर्ती होईल आणि भरपूर द्रव्य मिळून पुणेही लागेल कीर्तीसाठी रघुराजाने आपले सर्वस्व ब्राह्मणा कर्ण यांनी जिवंत केल्यास प्रजा सुखी होईल पण राजाच्या पश्चात आराजक माजून प्रजेचा नाश होईल आणि ते मोठे पातक मला लागेल धन लोभाने होईलच कश्यपाने मनात खूप विचार केला आणि त्याने ध्यान करून राजाचे आयुष्य खरोखरच संपले आहे हे आपल्या विद्येच्या बळावर ओळखले आणि तक्षकाकडून विपुल धन घेऊन तो स्वग्रही परतला कश्य परतल्यावर राजाचा सातव्या दिवशी बध करण्यासाठी तो त्वरेने निघाला आणि हस्तिरापूरला आला तेथे नगरासमीपवाड्यात बंदोबस्ताने परीक्षित राजा राहिला आहे असे तक्षकाला समजले तेथे मणी मंत्रज्ञ ब्राह्मण आहेत हे समजतात तो चिंतामग्न झाला आपल्याला राजवाड्यात कसा प्रवेश मिळणार या चिंतेने व्याकुळ झाला या पापी म्हणून असा तो विचार करू लागला तो स्वतःशी म्हणाला गळ्यात सर्प बांधण्याचे पाप करणारा पांडव कुळात याच्याशिवाय कोणीही जन्माला येणार नाही अत्यंत निंद कृत्य करूनही त्याने स्वतःसाठी रक्षक ठेवले आहेत आणि प्रासादावर उच्च राहून हा राजा प्रत्यक्ष मृत्यूला फसवत आहे विप्रवचनाने मी बद्ध आहे मी राजाला आता कसा दग्ध करू मरणावर इलाज नाही हे न समजल्यामुळे हा राजा रक्षकाची योजना करून आनंदाने पण महा तेजस्वी दैवानं जर याचा मृत्यू योजना असेल तर कोट्यावधी प्रयत्न करूनही तो टळणार नाही पांडव हा राजा मृत्यूच्या जबड्यात सापडूनही जीवनाची आशा धरून सुरक्षित ठिकाणी राहिला आहे धर्मामुळे व्याधीच व्याधीचा परिहार होतो या कल्पने वास्तविक स्वर्गप्राप्तीसाठी मृत्यूची वाट पाहत बसणे आहे कारण सर्व कर्मच राहून पण काहीही न करता मी मृत्यूला जिंकले आहे अशी त्याची समजूत झालेली दिसते त्याचा मृत्यू जवळ आल्यानेच त्याने ब्राह्मणाला पिढा देण्याचे पातक केले आणि शापभ्रष्ट झाला पण मूर्ख राजाला हे कळत नाही राजाला अशा प्रकारचा उपदेश देणारा ब्राह्मणही तेथे नाही त्या अर्थी योजलेला मृत्यू टळणे शक्य नाही हेच खरे असा विचार करून तक्षकाने काही नागांना तपस्व्याचे रूप देऊन त्यांचे बरोबर उत्तमोत्तम फळे देऊन राजाकडे पाठवले स्वत तक्षक एका लहानशा कीटकाचे रूप घेऊन एका फळात शिरला ती फळे घेऊन नाग रूपाने नवीन आले तपस्व्याना रक्षकांनी येण्याचे कारण विचारताच ते म्हणाले आम्ही तपस्वी असून राजाच्या दर्शनासाठी तपोवनातून आलो आहोत पांडव कुलातील ते आम्ही आलो आहोत म्हणून मुनी दर्शनासाठी आधी आहेत आणि मिष्टफळे राजाला अर्पण करून आणि अभिषेक करून परत जाणार आहेत हे राजाला सांग भारत कुलात राजाला कधीही रक्षकांची आवश्यकता लागली नाही राजाचे दर्शन होत नाही असे आम्ही पूर्वी कधीही ऐकलेले नाही तेव्हा परिक्षित राजाकडे जाऊन त्याला आशीर्वाद देऊन आम्ही परत जाणार आहोत तपसव्यांचे भाषण ऐकून रक्षक राजाकडे गेले आणि परत येऊन म्हणाले हे तपस्वी जन हज राजाचे दर्शन तुम्हाला होणार नाही सर्व तपस्व्यांनी या राजवाड्यात यावे विप्र शापाच्या भीतीने सर्व ब्राह्मणांनाही राजवाड्यात जाण्यास बंधन आहे ते विप्र म्हणाले ठीक तर ही फळे आणि आशीर्वाद रक्षकांनी राजाला पोहोचवावे हे ऐकून रक्षक पुन्हा राजाकडे गेले राजा म्हणाला फळे वगैरे तुम्ही घेऊन या आणि उद्या पुन्हा अवश्य येण्यास तपस्व्यांना सांगा आज मी भेटणार नाही राजाचा निरोप घेऊन रक्षकांनी फळे मुळे यांचा स्वीकार करून राजाला अर्पण केली नंतर ब्राह्मणाचे रूपधारी नाग निघून गेले राजा मंत्र्यांना म्हणाला सुरुधाने दिलेली सर्व फळे आपण भक्षण करावी मी यातील एक हे मोठे फळ फक्त भक्षण करतो असं म्हणून त्या उत्तरापुत एक फळ स्वतःसाठी घेऊन फोडले तोच त्यातून लाल वर्णाची आणि काळ्या डोळ्याची आळी बाहेर आली ती पाहताच आश्चर्यचकित होऊन तो मंत्र्यांना म्हणाला सूर्य असताना चालला आहे आजवर मला विषामुळे भय प्राप्त झाले नाही म्हणून मी शापाचा स्वीकार करतो हा कृमी मला दंश करू असे म्हणून राजेंद्राने ती आळी काढून आपल्या माने त्या सर्व करू तो भयंकर सर्प पाहून भीतीने पळू लागले सर्व रक्षकही आक्रोश करू लागले सर्वत्र हाहाकार उडाला तक्षकाने राजाला संपूर्ण वेढल्यामुळे त्याला बोलताही येईना त्याची हालचाल बंद झाली तक्षकाच्या मुखातून भयंकर विषारी अग्निज्वाला बाहेर पडली आणि तिने राजाला दग्ध करून टाकले राजाचा प्राण घेऊन तक्षक आकाश मार्गाने निघून गेला एखाद्या प्रचंड वृक्षाप्रमाणे राजा दग्ध होऊन कोसळला राजा मृत्यू पावताच सर्व प्रजा आक्रोश करू लागली अध्याय नववा समाप्त